आवाज ट्रस्ट का सामुदायिक रेडियो खुश रहो खुशिया बाटो नमस्कार श्रोते अपना रेडियो आवाज एक आनंदी राहा आनंद लोटा आणि नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे आणि आत्ता वेळ झाली आहे एक मुलाखत या कार्यक्रमाची आणि जसं की नेहमी नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या वेग व्यक्तींसोबत गप्पा मारायला मिळतात किंवा त्यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात कारण अनुभव ही सगळ्यात मोठी देणगी आहे आपल्या सगळ्यांसाठी कारण प्रत्येक व्यक्तीचे अनुभव हे जीवनाचे वेगवेगळे वेग असतात शून्यातून उभा राहणारा माणूस जेव्हा ते आपले अनुभव लोकांसोबत शेअर करतो तर तो मनातून भावना उत्पन्न होतात आणि खरं तर त्या भावना एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतात आणि त्यासाठीच आपण आज एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारणार आहोत अशाच एका व्यक्तीशी त्यांचंही जीवन कदाचित याच पद्धतीने गेलेलं आहे आणि अशाच प्रकारे शून्यातून उभा राहणारा एखादा माणूस आपल्याशी गप्पा मारायला येतोय तर नक्कीच खूप सारे अनुभव त्यांच्यास त्यांच्याकडे असतील आणि नक्कीच ते आपल्यासोबतही शेअर करतील तर सर्वप्रथम मी त्यांचं एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम तुमचं सर खरच मनापासून रेडिओ पुणे रवाच्या या शो मध्ये स्वागत आहे तुम्ही कुठे लहानाचे मोठे झाला त्या आम्हाला नक्की ऐकायला आवडेल आ, मी महावीर कोळेकर सोलापूर जिल्ह्यातून आहे मोहोळमधून तर मी सिव्हिल इंजिनिअर आहे माझा जन्म हो तर घरी कोण कोण असत तुमच्या माझे घरी आई वडील भाऊ बहीन आणि माझे मिसेस दोन मुली आहेत तर लहानपणी जस आता गावामध्ये आपला जन्म झाला तर तुमच्या घरी शेती वगैरे असेल हो, ना आहे ना वडले उपर्जित शेती आहे अच्छा हो दहावीपर्यंत मी शेतीमध्ये पण जायचो काम करायचो म्हणजे शेतातही काम केलेलं आहे काय काय का, केलं शेतामध्ये ऊस शेता लावणी केलेली आहे आए। दार्छा मग हे सिव्हिल इंजिनिअर बनण्याची जी आतमध्ये कसं असतं प्रत्येकाला असं काहीतरी लक्ष असतं जीवन तुम्हाला काय वाटलं सिव्हिल इंजिनीअर बनव नाही तो काळ वेगळा होता म्हणजे पूर्ण टोटली खेडेगावात मार्गदर्शन मिळायचं नाही Uh, मी आठवी नवी दहावीला कोर्स uh, केला होता आमचे सर म्हणले होते की तो सिव्हिल इंजिनिअर पुढे जाऊन स्थापत्य म्हणजे सर आयटीआय होता अच्छा आयटीआय हो uh, हो हो। बिल्डिंग मेंटेनन्स सारखा कोर्स असतो अच्छा हो हो आठवी नवी दहावीला हो अच्छा मग त्याच्यामुळे आमच्या सरांनी की तो सिव्हिल इंजिनिअर हो मग मी ते मनावर घेतले की आपण काहीतरी सिव्हिल इंजिनियर व्हावं कसं एखाद्यानी आपल्याला दिलाय पाठपुरावा आणि आपल्याला एक मार्गदर्शन तुम्हाला सरांकडून मिळालं आणि कोणत्या सालीचं हो, सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झालं मी नाईन्टी थ्री ला पासआउट झालो एकोणीसशे त्र्यानवला कोणत्या कॉलेज मधून तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनीअर झाले याचा बराच काळ गेलेला आहे सिव्हिल इंजिनिअर होऊन तुम्ही परंतु आम्हाला तो जो काळ तो जो प्रवास आहे तुमचा इंजिनिअरिंग झाल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास आम्हाला नक्की ऐकायला आवडणार आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तर मित्रनो तुम्ही मात्र कुछ ही जाए नहीं कारण ब्रेक या नर खूब साप्पा मारना आवास ऐक आहो तो तुम्ही ऐकत रहा रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठम आनंदी रहा आनंद लोटा हिचाल तूरु तूर कुडती केस भुरु बुरू डाव्या डोळ्यावर बटढळली जशी मवळ उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली हिचाल तूरु तूर कुडती केस भुरुभुरू डाव्या डोळ्यावर बटढळली जशी मावळ उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली डोळ्याच्या कोनात हासना तू जरा माझ्या शिवल ना ओठांची मोहर खोल ना तू लग बग जाता मागे वळून पाहता वाट पावला तडखळली जशी माळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली राग जीव घेणं खोटा खोटाच बहाणा, आता माझी मला खुण पटली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली ही चाल तुरु तुरु कुर्ती केस डुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली एक एका छोट्याशा नंद पुन्हा एकदा मी स्वागत करते एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि आप आपण महावीर सरांशी गप्पा मारत आहोत आणि प्रोफेशनली ते सिव्हिल इंजिनिअर आहेत परंतु तसं म्हटलं गेलं ना की गावामध्ये सुद्धा शेती केली त्याच्यानंतर एक मार्गदर्शन त्यांना त्यांच्या सरांकडून मिळालं आणि ते आज सिव्हिल इंजिनीअर झाले तर एकोणीसशे त्र्याण्णवला त्यांनी त्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तिथून त्यांचा पुढचा जो प्रवास सुरू झाला त्याबद्दल सर तुम्ही आम्हाला थोडंफार सांगा माझ कॉलेज संपल्यानंतर मग मी एकोणीसशे त्र्याण्णव ला पास आउट झालो नंतर मग घरची आर्थिक परिस्थिती बिकटाची असल्यामुळे कुठं <laughs> डिग्री करायचा काही प्रश्नच येत नव्हता मग सोलापूर आणि ते खेडेगावात वातावरण पण नसतं आणि मागच्या पिढीत जास्त कोण शिकलेलं नसल्यामुळं डिप्लोमा म्हणजे सुद्धा असं वाटतं की जास्त आपण दिव्य पाडतोय काही की एखादा इंजिनियर म्हणलं की आपल्या गावाला तो आनंद <laughs> <laughs> <laughs> <laughs> सिव्हिल इंजिनिअर म्हणजे त्या काळी क्रेज होती म्हणजे बेसिक कोर्स सिविल, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल बाकीचे कोर्सच माहीत नसायचे कम्प्युटर सॉफ्टवेअर हो तो, तो, तो काय विषय नव्हता त्यावेळेस एखादा जर आ... सिव्हिल इंजिनिअर हीच हो गावात एकदम मोठी गोष्ट असायची ते मग पासआउट झाल्यानंतर सोलापूरमध्येच प्रॅक्टिस चालू केली स्ट्रक्चरल डिझायनरकडे मग त्या काळी म्हणजे पेमेंट सुद्धा असं काही जास्त नसायचं म्हणजे अनुभव मागायचे अनुभव येण्यासाठी कुठं तर काम करणं गरजेचं असायचं आणि मग फक्त तीनशे रुपयावर मी सुरुवात केली आयुष्यात हो सोलापूर ते मोहोळ एस टी चा पासपुरते पैसे पा मिळाले तरी बद झाले तीनशे रुपये हो एकोणीशे ची गोष्ट आहे हो मग नंतर एक दीड वर्ष स्ट्रक्चरल इंजिनियर कडे अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर मग एक आर्किटेक्ट होत जाजू म्हणून ओमप्रकाश जाजू त्यांच्या ओळखीने परत सोलापूर एम आय डी सीमध्ये निवास स्पिनिंग मिलचा एक जॉब होता तो पूर्ण मिलची उभारणी मी केली असा थोडं थोड़ा पेमेंट वाढत गेलं आणि मग मिल उभा करण्यामध्ये म्हणजे किती लोकांनी तुम्हाला सहभाग दिला जवळजवळ मी तिथं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनच परत जॉईन झालो जवळजवळ एक पाच सहाशे लोक माझ्या हाताखाली होते सुपरवायझर होते स्टाफ होता वर्कर होते पूर्ण कन्स्ट्रक्शन मशिनरी इरेक्शन पर्यंतच काम झालं माझ्याकडून हो मग त्या मिल उभा करताना जे बिल्डर होते <laughs> त्यांच्याकडेच परत मी परत सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉईन झालो आणि मुळात कसं होते की माझा पूर्ण मित्र परिवार पुण्यामध्येच आहे कॉलेज कॉलेज मेट सगळे पण मला ग्रामीण भागात राहायची पण निसर्गातच्या सानिध्यात राहायची आवड असल्यामुळे पुण्याचं प्रदूषित वातावरण ते धावपळ हे मला प्रदूषण राहून एखाद्या निसर्ग त्याच्यामुळे पुण्याकडे यायचा प्रश्नच नाही माझे पूर्ण पंचवीस तीस मित्र पुण्यामध्ये आजू सुद्धा आहेत हो पण मग त्याच्यानंतर एक पाच वर्ष परत पुण्याचीच एक कंपनी होती स्टे टँटसुरा म्हणून ॲक्वा प्रिस्टेस म्हणून होते तर क्वालिटी कंट्रोल होता ते आपल्या वॉटर सप्लायचे पाईप बनवायचे त्यांच्याकडे मग सिव्हिल इंजिनियर म्हणून होतो मी त्या एक जवळजवळ पाच वर्षाचं क्वालिटी कंट्रोलचं काम केलं मी मग त्यात आपले कॉन्क्रीटचे क्यूब टेस्ट क्वालिटी कंट्रोलचे सगळं सर्व म्हणजे रिपोर्टिंग वगैरे असायचं आणि त्याच्यानंतर मग एक दोन तीन वर्ष ब्रेक घेतला त्या पिरियडमध्ये माझं लग्न झालं त्या <laughs> लग्नाच्या वेळेस फक्त तीन हजार रुपयेच पेमेंट होत आणि परिस्थिती परिस्थिती मग त्याच्यानंतर लोकमंगल अॅग्रो म्हणून आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अच्छा तो त्यांची शुगर फॅक्टरी होती तिथं डिस्लरी प्रोजेक्टचं इरिक्षनचं काम होत त्यांच्याकडे पाच वर्ष केलं मी जॉब दोन हजार पाच ते दोन हजार दहा पर्यंत हे सर्व चालू असताना मी बाहेर मोहोळमध्ये छोटे छोटे कामं करायचो सुपरविजनचे कन्सल्टिंगचे जवळजवळ एक पन्नास एक घर तोपर्यंत दोन सालापर्यंत उभा दो केली होती मी अच्छा हो मग दोन नंतर परत लोकमंगलचा जॉब सोडला मी आणि त्याच्यानंतर कातर तो जॉब करत करत बाहेरचे प्रायव्हेट काम करायला स्कोप म्हणजे कमी मिळायला लागला आणि वेळ देऊ शकत नसल्यामुळे मी आपलं स्वतःच ऑफिस चालू केलं दोन हजार दहा लामातून okay. मां मी मग घर बांधणीसाठी लोकांना सल्ले देणं सुपरविजन करणं स्ट्रक्चरल डिझाईन बनवून देणं गोष्टी करू लागलो अच्छा उभारणी केली अरे वा आणि जसं की आता ह्या गोष्टी इम्पॉर्टंट एक प्रोफेशनली तुम्ही सिव्हिल इंजिनिअर आहात पण प्रोफेशनल ला सोडून आणखीन कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात म्हणजे प्रोफेशनल वेळ कमी पडतो त्याच्यामुळे <laughs> <laughs> पूर्ण वेळ म्हणजे हा सिव्हिलचा व्यवसाय असा आहे की त्यात टायमिंग म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत सुद्धा काम करावं लागलं मला अनुभव तर नाही आहे कारण मी जॉब तर नाही केला परंतु शिक्षणाच्या वेळी जेव्हा कॉलेज करताना समजलं की सिव्हिलचे जे स्टुडंट्स आहेत ते खरंच खूप बिझी असतात आत्ताही आणि नंतरही कारण कसं असतं की आपण ह्या गोष्टी कागदपत्री शिकलेल्या असतात लिखाणामध्ये शिकलेल्या असतात पण त्या शेवटी प्रॅक्टिकली करताना थोडंसं एक वेगळा अनुभव असतो मग एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे हे जेव्हा तुम्ही जो अनुभव होता तो कसा होता तुम्ही आधीच सांगितलं की पेमेंट कमी होत होते कसं काय काम करता सध्याच मीडियाचं व्हॉट्सअपचं वगैरे फेसबुकचं युग आहे तर आता तो, तो फेसबुकवर मी व्हॉट्सअपवर एक जोक फिरतो की सिव्हिल इंजिनियर कुठं राहतो तर त्याची मेसेज सांगते की ते कंपनीतच असतात ते नावासाठीच घर आहे तर त्या टाईपमध्ये असतं की दिवसभर काम असतं टाईम नसतं जाण्याचा टाईम असतो पण येण्याचा काही टाईम नसतो आणि ह्या माध्यमातून आणि खेडेगावात कसं असतं की लोकांची परिस्थिती अशी असते की ते घर बांधण्यासाठी आयुष्यात एकदाच घर होतं पण तांत्रिकदृष्ट्या सल्ला घेण्याची त्यांची मानसिकता नसते मिस्त्रीना बोलवणं त्यांच्याकडूनच काम करून घेणं आणि टेम्पररी व घर उभा राहते आपलं पण त्याची लाईफ किती वर्ष असायला पाहिजे वर्ष लाईफ असायला पाहिजे पन्नास वर्ष असायला पाहिजे आपण जुन्या इमारती बघितल्या ब्रिटिश कालीन तर भरपूर दिवस टिकलेल्या दिसतात आपल्याला आणि दर्जा उत्तम असतो आजकालची बांधकाम आपली एक दहा वर्षातच जुनी दिसू लागतात एक दोन वर्षात स्लॅब गोळू लागतात पण ह्या तांत्रिक गोष्टीकडे घरमालक लक्ष देत नाही एक दहा पंधरा लाखाचं घर बांधायला कमीत कमी पंधरा लाख रुपये तरी जातात टू बी एचकेच बांधायला हो, हो, हो, आज्ञान असल्यामुळं फक्त ते मिस्त्रीच्याच विश्वासानं सिमेंट किती प्रपोषण घ्यायचं खडीवाळू किती वापरायचे खडीचं जा प्रमाण जास्त पाहिजे तर ते नाही आपल्याला वाळूच जास्त पाहिजे ते म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कुंकुळत असतात मग त्याच्यामुळे काय होतं की घर दिसायला तर चांगलं दिसतं पण त्याचं नाही पा एक पाच दहा वर्षातच ते जुनं दिसू लागत स्लॅब गोळू लागतात फरशा निघून पडू लागतात म्हणजे ते दरवाजे खराब बसवलेले असतात आणि लोकांचं फसवणुकीचं प्रमाण भरपूर आहे आपण जर योग्य पद्धतीने सांगितले की एवढ्या घर बांधण्यासाठी पंधराशे रुपये स्क्वेअर फुट खर्च येतो तर ते नाही बाराशे रुपये मग होतंय का मग आम्ही त्यांना देतो मग मी सांगतो किंवा ते काय स्वतःच्या खिशातील पैसे नाहीत घालणार तुमच्या तर तुम्ही बारा लाखाना दिलं तर ते अकरा लाखातच करणार आहेत आणि मला पंधरा लाखात दिलं तर मी चौदा लाखात करणार आहे पण ते क्वालिटीज एवढं त्यांच्या लक्षात येत नाही आणि कसं असतं किंवा जुनी बांधकाम जे होती पूर्वीच्या काळी लाकडाच्या इमारती होत्या मातीची घरं होती ते पण पडत नाहीत पण ते ज्या वेळेस भूकंप होतो त्यावेळेस त्याची आपल्याला क्वालिटी कळती किंवा आपलं घर सुरक्षित किती आहे आपल्या आयुष्याचा आपले, आपले पूर्ण फॅमिलीचा प्रश्न त्याच्याशी निगडीत असतो पण ह्या म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही दहावीस रुपयेची वस्तू घेताना माणूस कमी जास करत। ना। ना। मग, आ, आ, करत। जास्त करतो पण घर बांधताना पण हो तेच मग माझं असं विचार आहे की मग मी काय करतो फीच्या बाबतीत सुद्धा जास्त आडेवेळी न घेता तुझी किती इच्छा आहे किंवा तुला कितीपर्यंत काम करून द्यायचं आहे मग त्यांना योग्य माझा प्रॉफिटचा किंवा माझ्या फीचा मी विषय घेत नाही जास्त घर उत्तम रीतीने व्हावे ह्या दृष्टीने मी प्रयत्न करतो प्रत्येक मिस्त्रीला सुपरवायझरला कारागिरांना असं सांगतो की तुमचं स्वतःच घर बांधताय तुम्ही अच्छा त्याप्रमाणे तुम्ही त्या मालकाचं आयुष्यात मालक एकदाच घर बांधतो त्याच्यामुळं बर आणि त्याला त्रास होणे आपण सर्व काम किरकोळ गोष्टी सुद्धा आपण हॅन्डल केल्या पाहिजे पाणी नाही खिळे नाही वायर नाही ह्या गोष्टी त्याला आपण त्रास होऊन त्याला पाहिजे जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करून आपण उत्तम क्वालिटीचं काम दोन रुपये कसे वाचवता येतील मालकाचे हे बघून आपण काम पूर्ण केलं पाहिजे हो नक्कीच हो। आज कारण आजकाल आम्ही पाहतो की ज्याला आपण मराठीत थोक्याला थोका लावणे कि दिले आपल्याला कॉन्ट्रॅक्टर आणि म्हणून आपण ते काम कम्पल करतोय अक्चुअली अशा भावने आणि मग ते कारागिरी तशीच काम करतात जसं तुम्ही खूप छान अशी गोष्ट सांगितली बिल्डर होते व्यावसायिक होते डी एस कुलकर्णी सुपरिचित आहेत सगळे हो। आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आकाशवाणीवर पुणे आकाशवाणीवर मुलाखत लागायची सकाळी सातच्या हो आसपास तर ते एक भाग मी ऐकला होता की घर बांधताना स्वतः बांधावं कि कॉन्ट्रॅक्टरला द्यावं त्या आप गर, तर त्यांचं आणि माझं पण मत असं आहे की त्यांचं पण मत असं होतं की नव्याण्णव आपण स्वतः बांधायचा प्रयत्न करावा त्यातून थोडंसात सुख मिळतं थोडं पाणी मारायचा प्रयत्न करावा आणि आपल्याला काही स्वतः काम करायचं नाही मटेरियल वगैरे आपण आपल्या पसंतीनं आणून दिलं आणि कामगार लावून काम करून घेतलं तर त्यातून एक सुख मिळतं आणि क्वालिटी पण चांगली मिळते आणि ती गोष्ट पण तुम्ही खूप छान सांगितलं की तुम्ही तुमच्या कारागिरी लोकांना सांगता की आपलं घर समजून तुम्ही घर बांध बरोबर म्हणजे आपलं घर म्हणलं की कसं की नाही माझं घर चांगलंच व्हायला पाहिजे या दृष्टीने घरमालकांच्या चुक असतात किंवा माझं कमी पैशात घर झालं पाहिजे निगडीत मग आणि शक्यतो घरमालकांनी कॉन्ट्रॅक्ट देताना सुद्धा मला वेळ नाही मला वेळ नाही मग तुम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही काम देत मग काम चांगले झालं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे आपल्या घर आयुष्यात एकदाच होणार आहे त्याचा दर्जा लाईफ उत्तम राहिलं ला पाहिजे त्यादृष्टीनं थोडासा तांत्रिक सल्ला घ्यायला पाहिजे एखाद्या इंजिनीअरचं सुपरविजन ठेवायला पाहिजे आणि कसं करतात की शक्यतो इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा की सिव्हिल इंजिनिअरचा एवढा अनुभवी आहे त्याची फी जास्त असणार आहे जसं डॉक्टरच्या मेडिकल हो प्रॅक्टिसमध्ये कसं एखाद्या डॉक्टरची फी पाचशे रुपये असते एखाद्याची पन्नास रुपयेच असते मग हा जो फरक आहे तसं तो त्या टॅली त्या, म्हणजे एकदा इंजिनीअर जर जास्त फी मागत असेल किंवा एकदा इंजिनीअर कमी पैशात करत असेल तर नक्कीच तिथं काहीतरी गपलत चालू होते आणि मग जिथं इंजिनीअर कमी फी घेतात तिथं कमिशन खाण्याचा प्रश्न चालू होतो मग तुम्ही जर फी जास्त दिली तर तो आवर्जून तुमचे दोन रुपये वाचवतो दो, आणि जास्त वेळ कामावर लक्ष देतो तुम्हाला प्रत्येक बारीक सारी गोष्टीत सल्ला देतो तुम्ही जर त्याला फी कमी दिली तर तो महिन्यातूनच एकदा येणार आठवड्यातून एकदा येणार जे चाल हो सगळं चांगलं चालू आहे म्हणून जाणार ते निघून अश्या गोष्टी घडत जातात हो नक्कीच आणि जस की काय होतं जेव्हा आपण एखाद्याचं काम करत राहतो पूर्ण त्यांचं काम करतो एखाद्या की ज्या टायमिंगला ते काम पूर्ण करायचं असतं त्या टायमिंगला ते काम पूर्ण नाही झालं मग त्यावेळेस तुम्ही काय करता मग कारण थोडस असतात कधी कधी काय करता लेबर प्रॉब्लेम होतो आपल्याकडे पैसे आहेत सिटीमध्ये किंवा मेजर मुंबई वगैरे सोलापूर असे कन्स्ट्रक्शन डेव्हलप होणारे मोठमोठ्या सिटीमध्ये कामगार हे बाहेरच्या राज्यातले आलेले असतात त्यामुळे ते सहज अवेलेबल होतात पण ग्रामीण भागात मेन प्रॉब्लेम काय होतो की जे कामगार असतात प्रत्येक क्षेत्रातले असो हॉटेल असो बेकरी असो किराणा दुकान असो बांधकाम व्यवसाय असो ते आसपासच्या खेडेगावातून येतात आणि मग ते काय करतात शेती बघत बघत आपलं काम कुठं घरी घरगुती काय कार्यक्रम असला की मग त्याच्यासाठी सुट्ट्या घेणं आल्या किंवा शेतातलं काम असलं की मग परत इकडं कामावर यायचं नाही अशा प्रकार घडतात त्याच्यामुळे प्रोजेक्ट हे डिले होत जातात मग मालकांचं प्रेशर असतंच की वेळेत काम झालं पाहिजे आमचं आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि मग त्यावेळेस थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते एक सहा महिन्याचा प्रोजेक्ट आठ आठ महिने चालतो हो पण ते त्याच्यासाठी मग कामगारांना मग बदलून घेणं दुसरे कामगार आणणं मग ह्यात थोडेसं थोडं तक्रारी चालू असतात हो हो हो काम करून घेता येतं थोडा पगारही वाढवला पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि थोडंसं ग्रामीण भागात स्किल्ड लोकं कमी भेटतात शहराच्या ठिकाणी थोडस क्वालिटी चांगली भेटते तंत्रज्ञान उत्तम असतं जे काही नवीन नवीन अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते ग्रामीण भागात यायला किंवा ते लोकांमध्ये रुजायला थोडस आणि कन्सेप्ट क्लिअर घरमालकांचे पण असे असतात की नवीन काय स्वीकारायला नको पद्धतीचं जे रुटीन चालू आता वाळूचा प्रश्न भरपूर भेटचावतोय हो नक्कीच साधारणपणे पूर्वी चार रुपये ब्रास असणारी वाळू आता दहा हजार रुपये ब्रासणी पण मिळत नाही आणि त्याच्यासाठी क्रस सॅन्ड एम सॅन्ड म्हणून पर्याय आले म्हणजे आपण जे खडी पासूनच बारीक करत करत वाळू करतो त्याचं मिक्स डिझाईन केलं त्याच तांत्रिक प्रशिक्षण संस्थेतून आपण जर त्याचा रिपोर्ट बनवून आणला तर आपण तो क्रस सॅन्ड वापरू शकतो पण मालकांची ग्रामीण भागात अजून टेंडन्सी होत नाहीये की आपण हे वापरलं पाहिजे नदीचीच वाळू पाहिजे ते थोडीशी मातकटक असते ना प्युअर नसली तरी चालेल ह्या गोष्टी पन्नास टक्के सँड पन्नास टक्के क्रस सँड पन्नास टक्के नॅचरल सँड अशी वापरायला लोकांनी सुरुवात केली पाहिजे शाळा वाळूचा वापर कमीत कमी करता येईल तेवढा निसर्गाचा पण रास कमी होणार आहे ऍक्च्युअल हे वाळवर टोटली पूर्ण बंदीच पाहिजे मी त्या क्षेत्रातला आहे माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे हे मला माहित आहे डस्ट ज्याला आपण म्हणतो वापर नाही डस्ट मॅडम वेगळी पूर्ण डस्ट म्हणजे हा डस्ट एक पाच टक्के दहा टक्केपर्यंत अलाउड असते अच्छा डस्ट म्हणजे कसं एक ते एकदम भुकटी असते त्यातून क्रॅक जाण्याचं प्रमाण वाढतं डस्ट मुळे हो, हो. पण आजकाल तंत्रज्ञान म्हणल तर तुम्ही आणि जसं आजकाल सिटी मध्ये पाहते बऱ्याच जे लोक का काम करणारे आहेत जसं आता इतक्या मोठ्या मोठ्या साईट वगैरे बनतात हो, हो. त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात डस्ट वापरले जाते हो, हो, हो. ते नाही आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाण क्र सॅन्ड म्हणून आले आहे ते दाणेदार रेतीसारखीच असते फरक एवढाच असतो की हे थोडीशी ओबडधोबड असते आणि एक स्पेसिफिक पासा साईज मध्ये असते आणि नॅचरल सॅन्ड नदीची कशी असते वेगवेगळे मोलिकुल्स पार्टिकल्स गोल गोल असतात वेगवेगळ्या साईजचे त्याच्यामुळे त्याचं मिक्सिंग किंवा त्याचे जे स्ट्रेंथ वाढते थोडस ह्या गोष्टी मिक्स डिझाईन करून घेतल्या तर योग्य होतात सुटेबल होतात हो बरोबर आणि जस की आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा लेबर लोकांना तुम्ही त्यांच्याकडून करून घेत त्यांच्या सेफ्टीसाठी कारण आज पाहतोय की ऍक्सिडेंट किंवा स्लॅब टाकताना वरून खाली पडणं बऱ्याच घटना घडत राहतात बऱ्याच पेपरला ऐकायला मिळतात वाचायला मिळतात तर त्यांच्या सेफ्टीसाठी तुम्ही लोक काय करता ऍक्च्युअल लेबरला ट्रेनिंग पण देतो आम्ही आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही स्वतः मग त्यांना कॅब वापरायला सांगतो गॉगल्स वापरायला सांगतो शूज वापरायला सांगतो करून देतात की अवेलेबल करून देतो ते अच्छा त्यांच्या सेफ्टीची तुमचं काय कमी जास्त झाले समजा आपला अपघात झाला आपण मृत्यू पावलो हो कॉन्ट्रॅक्टर घरमालक लाख दोन लाख दिल पण तुमच्या पाठीमाग तेवढ्या पैशानी चालणार आहे का घर पूर्ण असं उघड्यावर येऊ शकतं लहान मुलं असतात मग नावीला जाणं मग घरच्या मंडळीला कामाला जावं लागतं आपल्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहू शकतं असं प्रत्येक बारीक सारी गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि हे फार महत्वाचं आहे तेच सगळ्यात मोठं मार्गदर्शन असेल तर खूप सारा गोष्टी आपल्याला ॲज सिविल सिव्हिल इंजिनियरकडून कळालेल्या आहेत आणि आपण आणखी जाता जाता पण आपण कारण आपल्या एक मुलाखत या कार्यक्रमाचा एक रोल आहे की आपल्याला प्रत्येकजण जोही आपल्याशी गप्पा मारायला येतो की त्यांच्याकडून आपल्याला एक छान असा मेसेजही मिळतो पण त्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल एक छोटीशी विश्रांती श्रोते तुम्ही कुठेही नका जाऊ आणि ऐकत राहा रेडिओ कोणेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ एफ आनंदी राहा आनंद लुटा दिल के झर के बिठा कर, बैठा को तेरी मैं सुलह बना करूंगा मैं दिल के पाच मत हो मेरी बातो को, को तेरी बना मुलान बनू मैं दिल के पास, मत हो मेरी जान छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी स्वागत करते एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि जसं की आपण गप्पा मारतोय महावीर सरांशी खूप त्यांच्या जीवनातला जो प्रवास आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतचा आपण ऐकला कशाप्रकारे ते म्हणजे आजकालच्या तंत्रज्ञानाला वापर करण्याचा प्रयत्न ते स्वतः करत आहेत आणि जसं की गरज आहे आपल्याला नवीन नवीन टेक्निक यूज करण्याची आपल्या कामामध्ये आणि घर बांधण्याचं काम त्यांचं आहे पण घराला घर पण देण्याचं काम आपलं आहे तर खूप छान वाटलंशी गप्पा मारताना वेळेचा okay. खरंच भान राहत नाही इतक्या गप्पा oh. मारल्या आपण oh. परंतु तरी सुद्धा जाता जाता म्हणजे ऍज सिव्हिल इंजिनियर म्हणून oh, या तुमच्या प्रोफेशन मुळे आपल्या ऐकणारे सर्व जितके काही लिसनर्स आहेत श्रोत्या आहेत त्यांना काय मेसेज देणार तुम्ही आपण आपलं एक स्वप्न असतं की आयुष्यात घर बांधव आपण लग्नाच्या अगोदर बांधलं तर उत्तमच आहे <laughs> लग्नाच्या नंतर तरी लहान मुलं असताना घर बांधणं शक्य होत जस जशी मुलं मोठी होत जातील तस तसं त्यांचा शिक्षणाचा खर्च आजकाल भरपूर होत आहे म्हणजे आपल्या लग्नापेक्षा आणि घर बांधण्यापेक्षा सुद्धा शिक्षणाचा खर्च भरपूर होत आहे मग तुम्ही स्वतः स्वतः एक अगोदर प्लॉट घेऊन स्वतः घर बांधण्याचा प्रयत्न करावा माझं तर मत आहे की तुम्ही विथ मटेरियल देऊ मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे पण असं सांगतो की ते एक सुख असतं की व आपण स्वतः लक्ष देणं पाणी मारणं क्वालिटीचं मटेरियल मा घेणं आणि तुम्ही जर विथ मटेरियल द्यायचा विचार करत असाल तर अगोदर सगळ्या तांत्रिक गोष्टीची पूर्तता लिहून घेतली पाहिजे की आपण व किती सिमेंट वापरायचं आहे खडी किती वापरायची स्ट्रक्चरल डिझाईन तयार केलं पाहिजे एखादा थ्री फोटो बनवला पाहिजे आपली बिल्डिंग सुद्धा आकर्षक दिसली पाहिजे आणि जाता जाता एवढं सांगेन की प्रत्येकाने निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक दोन चार तरी झाड लावली पाहिजे आपली शेती असेल तर एक प्रति एकर एक, एक दहा तरी झाडं पाहिजे आता म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला तापमान वाढले आपण हे दोन महिने फक्त बोलतो आणि नंतर ही गोष्ट विसरून जातो की प्रत्येक व्यक्ती मागे प्रत्येकाने एक झाड जरी जगवलं आयुष्यात तरी भरपूर आपल्याला निसर्गाचं संवर्धन केल्यासारखं होईल बरोबर खूप छान असा मेसेज आहे कारण याच्यावरून मला असं जाणवते की तुम्ही पर्यावरण प्रेमी सुद्धा आहात की खरंच की झाड घर बांधल्यावर घर सुंदर तेव्हा दिसत कि घराच्या आसपास एक दोन चार झाड जसं सरने दहा सांगितली पण कमीत कमी दोन चार झाड तरी आपल्या आसपास असावीत आणि त्याच्यातून मी अजून सांगू शकते की कमीत कमी तुळशीचं रोपट तरी आपल्याला त्याशिवाय घराला प्रत्येकानी वास्तुशांतीला जाताना त्या घरमालकासाठी एक रोपट घेऊन जावं <laughs> आहेर वगैरे नेण्याच्या ने ऐवजी हो छान आ, चान चान एक झाड लावलं तर एक पंचवीस तीस तरी त्या झाड त्या घरा वास्तूच्या सोबत दिसून येतील आपल्याला खूप छान असा मेसेज दिला ऍक्च्युली हा खरा महत्वाचा मेसेज मला असं वाटतं की सर्व श्रोत्यांसाठी कि खुप छान तर लोलच एक सुंदर अवती भोती छान मैसेज सर्व श्रोता मारता खुप छान वाटला आला तुम्हें विचार मानले धन्यवाद आज एवं पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्यक्तीसोबत एका नवीन विषयासोबत आणि नवीन अनुभवा अनुभवासोबत तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा. सयाख के तुम जे जहा शर्मा गे अभि तो यली मंजिर है तुमचे घबरा गे मेरा क्या होय ॲसे ना चैन चैन आए मेरे दिल को आपका अरमा आपका नाम मेरा थराना और नहीं इन झुगती पल को के सिवा दिल का ठिकाना और नहीं जचता ही नहीं में कोई दिल तुम को ही चाहे तो क्या कीजिए छे मेरे दिल को दुआ की कीजिए यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता मो पकड लो हात दुनिया बदल सकता हूं मैं मांगा है तुम्ही दुनिया के लिए अब खुद ही सनम पैसे लागे ओ मेरे छे मेरे दिल को दुआ कीजिए ओ मेरे दिल के चे मेरे लिबास चाहे जो हो अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता पुनरी आवाज एक सौ खुश रहो खुशियाँ बांटो।